पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी रेडिओ शिवनेरीत आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्रेष्ठ जीवन चरित्रांपैकी आजचे आपले संत आहेत संत सोपानदेव सोपान देव यांचे आज आपण जीवन ऐकणार आहोत विठ्ठल म्हणजे सोपानदेवांचे वडील ते पैठण पासून चार कोसांवर असलेल्या कुलकर्ण्यांचे होते, कुल होते। विठ्ठल पंतांचे वडील गोविंद पंत कुलकर्णीपणाचे काम पाहत असत विठ्ठल पंतांचे आजोबा त्रंबक पंत हे बीड देशाचे देशाधिकारी होते गोविंद पंत व त्यांच्या पत्नी नीराबाई यांना बरेच वर्ष पुत्र प्राप्ती झाली नव्हती मग त्यांनी गोरक्षनाथांचे शिष्य गहिणीकडून गुरुपदेश घेऊन विठ्ठलाची मनोभावे उपासना केली गोविंद पंतांना गुरुंच्या व विठ्ठलाच्या कृपेमुळे पुत्र झाला व त्याचे नाव त्यांनी आपले आराध्य दैवत श्री विठ्ठलावरून विठ्ठल असे ठेवले विठ्ठल पंतांच्या ठाई असलेली विरक्त वृत्ती ही त्यांच्या आजोबांपासूनच त्यांच्यामध्ये आलेली होती विठ्ठल पंत म्हणजे मूर्तीमंत वैराग्य परमेश्वर भक्तीची ओढ असल्यामुळे वेदशास्त्राचे अध्ययन पूर्ण होताच त्यांनी तीर्थयात्रेस जाण्यासाठी आपल्या वडिलांची आज्ञा मागितली उतार वयात आधार असलेल्या आपल्या एकुलत्या एक बुद्धिमान व विद्यासंपन्न तरुण मुलाला तीर्थयात्रेला जाण्यासाठी परवानगी देणे गोविंद पंतांच्या अगदी जीवावर आले होते पण त्यांना पंतांची परमेश्वर भक्तीची ओढ माहीत होती म्हणूनच त्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध त्यांना जाण्याची अनुज्ञा दिली पित्याची आज्ञा होता सो विठ्ठल पंतांनी तीर्थयात्रेस सुरुवात केली तीर्थयात्रा करीत आले, तिथे या विठ्ठल पंत पडले त्यांची एकंदर चर्या व धर्मनिष्ठा पाहून आपण याला आपला जावाई करून घ्यावा असा विचार त्यांच्या मनात आला आपला मनोदय त्यांनी विठ्ठल पंतांना पण विठ्ठल पंतांनी त्यांच्या म्हणण्यास नकार दिला त्याच रात्री त्यांना स्वप्नात पांडुरंगाने दर्शन देऊन तू सिद्धू पंतांच्या मुलीचा स्वीकार कर असा दृष्टांत दिला आता परमेश्वराच्या आज्ञेपुढे विठ्ठल पंतांना नाईलाज झाला व त्यांनी सिद्धू पंतांची मुलगी मीनाक्षी हिच्याशी विवाह करण्यास संमती दिली आणि एका शुभ मुहूर्तावर मीनाक्षी विठ्ठल पंतांशी विवाह विठ्ठल पंतांनी आपली व आपल्या पत्नीसह आपल्या मात्या पित्याच्या दर्शनासाठी आपे गावला आले आपला मुलगा इतक्या दिवसांनी तीर्थयात्रा पूर्ण करून परत आला व तोही सतशील सदाचारी व संपन्न घरातील तसेच कुलीन व सुलक्षणीय पत्नी सह हे पाहून विठ्ठल पंतांच्या वृद्ध मात्यापित्यांना फार आनंद झाला आपे गावला जाऊन विठ्ठल पंत संसार, करू लागले। मुलाचा संसार फार काळ बघणे विठ्ठलपंतांच्या मात्या पित्याच्या नशिबी नव्हते काही काळानंतर त्यांचे माता कालवश झाले संपूर्ण प्रपंचा भार विठ्ठल येऊन पडला ते मुळातच विरक्त वृत्तीचे होते त्यातच अल्प वयात्या पित्याचे वाढली त्यांचे प्रपंचातून लक्ष उडाले त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी आपल्या वडिलांना सर्व वृत्तांत कळविला सिद्धू पंत तातडीने आपेगावला गेले व आपल्याबरोबर विठ्ठल व रुक्मिणीला घेऊन आळंदीला आले आल्यावर विठ्ठल पंत आपला वेळ भजन पूजन देवदर्शन अशा निघून गेली वर्ष प्राप्ती न झाल्यामुळे त्यांची उदासीन वृत्ती अधिकाधिक वाढू लागली आता आपण संन्यास घेऊन परमार्थ मार्गाला लागावे असे त्यांना वाटू लागले संसारी माणसाला संन्यास घेण्यासाठी आपल्या पत्नीची अनुमूती लागते म्हणून ते रुक्मिणीबाईंना संन्यास घेण्यासाठी परवानगी द्यावी असे विनवू लागले पण रुक्मिणीबाईंना परवानगी त्यांना दिली नाही एके दिवशी विठ्ठल पंतांनीच रुक्मिणीबाईंना मी गंगा स्नानाला जातो असे सांगितले त्यावर त्या जा असे म्हणताच त्यांची संमती मिळाली असे धरून ते तडक्काशीला गेले तेथे त्यांनी रामानंद स्वामींकडून माझ्या मागे कसलेही पाश नाहीत असे सांगून सन्यास तर एका मतले है कि सन्यास घेऊन त्यांनी परत आपल्या गृहस्थ धर्मामध्ये प्रवेश केला तर अशा प्रकारे आपले हे विठ्ठल पंत एकदा म्हटलं जात आहे की त्यांचे गुरु रामानंद स्वामी तीर्थयात्रेला निघाले असताना त्यांनी आळंदीस मुक्काम केला नेहमीप्रमाणे रुक्मिणीबाई अश्वस्थाला प्रदक्षिणा घालण्यासाठी आल्या प्रदक्षिणा घालता घालता त्यांचे रामानंद स्वामींकडे लक्ष गेले प्रदक्षिणा घालून झाल्यावर त्यांनी स्वामींना वंदन केले स्वामींनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला तो आशीर्वाद ऐकून रुक्मिणीबाईंना खूप दुःख झाले त्यांच्या चेहऱ्यावरचे उदास भाव पाहून स्वामींनी त्यांना त्याबद्दल विचारले त्यावर रुक्मिणीबाईंनी आपली सर्व कहाणी त्यांना सांगितली त्यांचे सर्व ऐकून घेतल्यावर त्यांच्या पती राज्यांना कळून चुकले की काशीला आपण ज्या ब्राह्मणाला त्यांच्या मागे काही पाश नाहीत असे समजून सन्यास दीक्षा दिली तो चैतन्याश्रम म्हणजेच यांचा पती हे समजताच त्यांना फार वाईट वाटले एका संसारी माणसाला घेतलेच पाहिजे असा विचार करून त्यांनी रुक्मिणीबाईंना तुम्ही काही काळजी करू नका तुमचे पती अवश्य परत येतील असे आश्वासन दिले पुढे रुक्मिणीबाई आणि विठ्ठल पंत यांनी आपला सुरु केला त्या मुलाचं नाव आहे निवृत्तीनाथ नंतर दोन वर्षांनी शके एकोणी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला तिथून पुढे अकराशे नव्याण्णव मध्ये ज्ञानेश्वर माउली आणि तिघही भावंडांना एक बहीण हवी म्हणून शके बाराशे एक मध्ये मुक्ताबाईंचा जन्म झाला या चारही भावंडांच्या जन्माचे वर्णन करताना संत जनाबाई आपल्या अभंगात म्हणतात कि शके अकराश ते पंचान्न संवत्सरी निवृत्ती उदरी प्रगत सत्त्याण्णव साली ज्ञानदेव झाले नव्या देखिले सोपानदेव आणि बाराशते एकी मुक्ताई जन्मली जणी म्हणे केली मात त्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई ही चारही भावंडे उपज ज्ञानी होती त्यांच्या ज्ञानाचे वर्णन नामदेव महाराज अशा शब्दात करतात उपजत ज्ञानी हे वर्म जाणवणी चांगदेव त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या ठाई असलेली वैराग्य वृत्ती दिसत होती ही चारही भावंडे आपल्या मात्या परमार्थ्यावर चर्चा करीत त्यांच्या लहानपणीमस्मरण ईश्वर चिंतन चालत असे त्यामुळेच या भावंडांच्या मनावर देखील ईश्वर भक्तीचे पूर्ण संस्कार झाले लहानपणीच त्यांच्या बाल लीला दिसणाऱ्या परमार्थाच्या गोष्टी पाहून ही मुले महान ईश्वर भक्त होणार असे वाटून विठ्ठल पंत व रुक्मिणी वाटत होते आपल्या मुलांच्या अंगी असलेल्या दैवी गुणांमुळे आपल्याप्रमाणे आपल्या मुलांचा लोकांकडून छळ होणार नाही पण झाले नाही लोक ही मुले आहेत असे म्हणून या भावंडांची हे त्यांना आपल्या मुलांमध्ये मिसळू देत नव्हते निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर मोठे असल्यामुळे त्यांना लवकरच जाण आली होती पण सोपान देव व मुक्ताबाई त्यांच्या मनाने लहान असल्यामुळे त्यांना परिस्थितीची जाण थोडी उशिरा झाली बाहेरचे लोक या भावंडांना आपल्यात मिसळू देत नसल्यामुळे ही भावंडे आपल्या झोपडीतच एकमेकांशी खेळत ही मुले उपजत ज्ञानी असल्यामुळे लोकांनी केलेल्या टीकेचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता तब बालपणापासूनच त्यांच्या ठाई असलेली संतपणाची लक्षणे पाहून विठ्ठलपंत संतुष्ट झाले होते ही मुले मुळातच बुद्धिमान असल्यामुळे ती लहान वयातच वेदांत पारंगत झाली तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने सोपानदेव महाराजांची हे जीवन चरित्र आज आपण बघितले या जीवन चरित्रातून आज आपण काय शिकत आहोत तर मित्रांनो या चारही भावंडांमध्ये लहानपणापासूनच बाल संस्कारच म्हणजे म्हटले जाते कि मागच्या जन्मातूनच त्यांनी आपल्या या जीवनामध्ये आध्यात्मिक संस्कार घेऊनच ते जन्माला आलेले होते तर असे बुद्धिमान आणि खूप संतपणाचे संस्कार असलेले चारही भावंड यांचे आज आपण कीर्तन गात आहोत असे आपले हे सोपांदेव ज्यांनी सोप्या भाषेमध्ये आणि सहजतेने आपल्यामध्ये असलेले आध्यात्मिक ज्ञान समाजापर्यंत पोहोचवले आणि आज हे ज्ञान घेऊनच आज आपण त्यांचे कीर्तन आणि भजन गात आहोत तर हे सोपानदेव म्हणजेच आजचे आपले थोर संत तर सोपान देवांसारखंच बनण्यासाठी आपल्याला देखील त्यांच्यामधले जे दैवी गुण आहेत त्यांनी जे सोसलेले लोकांकडून किंवा समाजाकडून जे त्रास होता त्यांनी खूप सोपला तर अशा प्रकारे तो त्रास सहन करूनही त्यांनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे तर मित्रांनो आपण देखील सोपानदेवांप्रमाणे आपले जीवन सहज आणि सोपे करण्यासाठी आध्यात्मिकतेकडे वळणं खूप जरुरी आहे तर आपन परत भागा आत, एक नवीन जीवन पूरित्र घून ये मीनाक्षी तो परेंत नमस्कार